श्री गणेशायन मह अयोध्याकांड पंचमसर्ग भगवंताच्या वनगमन श्री महादेव म्हणाले हे पार्वती जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह मार्गावरून जाताना श्री रामचंद्रांना पाहून आणि कैकेईला दशरथांनी दिलेले वरदान इत्यादी ऐकून सर्व नगरवासी लोक दुःखाने व्याखळ होऊन गेले आणि ते एकमेकांना म्हणू लागले हाय हाय कामी राजा दशरथाने आपल्या सत्यप्रतिज्ञा प्रिय पुत्राला एका स्त्रीसाठी सोडून दिले त्यांची सत्यपरायणता कुठे उरली आणि दुष्टकैकने सुद्धा सत्यवाद्याने प्रिय करणाऱ्या रामाला कसे बरे वरात हाकलून दिले ती तर नेहमी श्रीरामाची प्रशंसा करीत असे ती आज कशी बरे अशी क्रूर कर्म करणारे आणि मूळबुद्धी झाली लोक हो, आता आपण येथे राहायचं नाही आजच जेथे आपली पत्नी आणि धाकटाभाऊ लक्ष्मण यांचेसह श्रीराम जाणार आहेत आपणसुद्धा तेथे वरात जाऊया हाय हाय पाहना आज जानकी पायी चालत आहेत पूर्वी कधीतरी कोणीतरी पुरुषाने जगतसुंदरी जानकीना पाहिले तरी होते काय त्याच पडदा न घेता जमावतून पायी चालतेत लोक हो सर्व लोकांमध्ये अद्वितीय सुंदर असलेल्या रामाना तुम्ही पाहणार ते सुद्धा आज हत्ती आणि घोडे याशिवाय निघाले कैके नावाचे राक्षसी जणू सर्वांचा नाश करण्यासाठीच जन्माला आली आहे सीतादेवी पायी चालताना पाहून श्रीरामानंसुद्धा दुःख झाले असणारच परंतु काय करावे या याबाबतीत दैव हेच बलवान आहे त्यापुढे पुरुषाचा प्रयत्न हा बलहीन ठरतो अशा प्रकारे बोलत त्या सज्जन माणसांचा समुदाय दुखाने व्याकुळ झाला असताना मुनिश्रेष्ठ वामदेव त्या सज्जन लोकांच्या समूहामध्ये येऊन त्यांना सांगू लागले तुम्ही श्रीराम आणि सीता यांच्याबद्दल मुळी शोक करू नका मी तुम्हाला खरीखुरी गोष्ट सांगतो ती ऐका हे श्रीराम म्हणजे श्रेष्ठ असे आदिनारायण भगवान विष्णू आहेत असे म्हटले जाते आ जानकीोगमाया नावाने प्रसिद्ध आना विष्णू की लक्ष्मी है और ये लक्ष्मण है नारा शेष या रामोमाग है परमां हाच अपने मये गुणा ने युक्त हो शरीरधारी व्यक्ति प्रमाण भास्तो रजोगुणा ने युक्त हो परम्मा विश्व निर्माण करना ब्रह्मदेव जाए सत्वगुणा ने संपन्न हो तो तीन लोक पालन करना भगवान विष्णु बनतो तसेच कल्पाच्या शेवटी तमोगुणाचा आश्रय घेऊन हा जगाच्या प्रलयाचे कारण असणारा रुद्र बनतो पूर्वी या रघुनाथाने मत्स्य रूप घेऊन आपला एक भक्त वैवस्वत म्हणू याला प्रलय समये नावेत घालून त्याचे रक्षण केले पूर्वी समुद्रमंथनाच्या वेळी मंदर पर्वत हा सुतल लोकाप्रत गेला असता कुर्मरूपी रघुश्रेष्ठाने त्या पर्वताला आपल्या पाठीर धारण केले प्रलयकाळी जेव्हा पृथ्वी रसा तळाला गेले तेव्हा रघुनंदन बरा आणि त्याने आपल्या सुरून पृथ्वीला वर आणले नरसिंहाचे रूप धारण करून त्यांनी प्रल्हादाला वर दिला त्यावेळी त्याने काट्याप्रमाणे सलणाऱ्या त्या दैत्यराज हिरण्य कश्यपुला आपल्या नखाने फाडून टाकले आधी तिने एकदा इंद्र या पुत्राचे राज हरण केले गेले असे पाहून श्रीरामांची प्रार्थना केली तेव्हा वामन रूप धारण करून बळीराजाकडे याचना करून त्याने पुन्हा इंद्रा ते इंद्राचे राजे मिळवले व इंद्राला दिले दुष्ट अशा क्षत्रियामुळे झालेल्या पृथ्वीच्या भाराचे निवारण करण्यासाठी श्रीराम भृगपुत्र परशुराम झाले तेच जगातील स्वामी असलेले परमात्मा आता श्रीराम झाले आहेत आता तेच रावण इत्यादी कोटेव ही ठार करणार आहेत त्या दुरात्म्या रावणाचे मरण माणसाच्या हातूनच होईल असे ठरले तसे अपने पूर्वजन्मत विष्णु अपना पुत्र वावा मन महाराज दशरथा ने विष्णु की आराधना तपस््य द्वारा के लिए होती हरि दशरथा पुत्र विष्णु श्रीराम हो आता ते का वध करना लक्ष्मणना बरबर घेवन आज वनात जा री सीता जगा की उत्पत्ति स्थिति लय करी भगवान विष्णू साक्षात माया है यह रानगमना बाबती राजा दशरथ कि हे सुद्धा अणुमात्रही कारण नाही कारण पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी नारदाने कालच रामाची प्रार्थना केली होती त्यावेळी स्वतः रामाने सुद्धा नारदांना सांगितले होते की मी उद्याच वनात जाईन म्हणून हे भोळ्या लोकांनो रामाच्या बाबतीत तुम्ही चिंता करणे सोडून द्या या पृथ्वीवर जे लोक नित्य राम राम असा जप करतील त्यांना कधीही मृत्यूचे भय इत्यादी असणार नाही अशा स्थितीत त्या महात्म्या श्रीरामांना दुःख होईल अभी शंकातरी तरी कसे बड़े शक्य कलयुग केवल प्रभु रामति प्राप्त होते को ही उपाया नहीं भक्तान भगवंता गुणकीर्तना का सुयोग दे रावणा वध करना जगाते करते प्रभु रामचंद्र माया मनुष्य रूप धारण कर जगत लीला करीत तसेच राजा दशरथां मनोरथ सिद्ध होने मनुष्य शरीर धारण के लिए असे नगरवासी लोकांना सांगून महामनी वामदेव थांबले असे ऐकल्या राम हे सर्व व्यापक विष्णू भगवान आहेत हे सर्व द्विजाना कळले मग आपल्या मनातील संशय त्यांनी सोडला आणि ते श्रीरा रामचंद्राचेच चिंतन करू लागले राम आणि सीता यांच्या रहस्याचे मनन जो कोणी नित्य करेल त्याची श्रीरामाचे विज्ञानपूर्वक दृढ भक्ती होईल तुम्ही सर्वजण रामाना प्रिय आहात म्हणून मी हे सांगितले आहे परंतु हे रहस्य गुप्त राखावे असे सांगून ते विप्रश्रेष्ठ वामदेव तेथून निघून गेले तेव्हा राम हे परमात्मात आहेत असे त्या पौरजनांनासुद्धा कळून आले नंतर लक्ष्मण आणि सीता यांच्यासह श्रीराम कोणताही अडथळा न येता आपल्या पित्याच्या महालात गेले आणि ते कैकीला म्हणाले मातोश्री तुमच्या इच्छेप्रमाणे वनवासात जाण्याचा दा निश्चय करून आम्ही तिघेजण येथे आलाव आता चढ दिशी पिताजीने आम्हाला आज्ञा करावी रामाने तिला असे सांगितल्यावर काही काही झटदिशी उठली आणि तिने स्वतःच राम लक्ष्मण सीता यांना वलकले दिली तेव्हा रामचंद्राने आपली राजौचित वस्त्रे काढून टाकली व वलकले धारण केली लक्ष्मणाने सुद्धा तसेच केले परंतु सीता मात्र ती वलकले परिधान करण्याचे जाणत नव्हती म्हणून वस्त्रे हातात घेऊन ती लाजेने श्रीरामांच्या मुखाकडे पाहू लागली श्रीरा ती वलकें घेन सीतेश्मी वस्त्रावर गुंडा टाकली सर्व राजस्त्र सर्व बाजू रड़ल तो रड़ने <coughs> का आवाज ऐकून वशिष्ठा ने रागाने कैके की निर्भत्सना करीत मटले अग दुष्ट स्त्रीय तू फीस वनात जाने का वर मगित है ना तो मग तू सीते सुधा वनात जानेस योग्य अलकले का पर दर पतीवृत्ता सीतेलाही भक्तीने श्रीरामांच्या मागोमाग जाण्याची इच्छा असेल तर ती सतत दिव्य वस्त्रे धारण करून आणि सर्व अलंकाराने विभूषित होऊन श्रीरामांचे मनातील दुःख हरण करीत रात्रंदिवस रामानं आनंदित करू दे नंतर महाराज दशरथ सुद्धा सुमंताला म्हणाले सुमंता तू रथ येऊ वनवासी लोकांना प्रिय असणारे राम इत्यादी रथात बसून जाऊ देत असे बोलून आणि लक्ष्मणासह रामाला तसे सीतेला पाहून ते दुखाने जमिनीवर पडले आणि अश्रुने भरलेल्या डोळ्याने ते रडू लागले मग रामाच्या देखतच सीता चढ दिसते रथात चढली नंतर पिच्याला प्रदक्षिणा करून राम रथात चढ दोन तलवारी दोन धनुष्य आणि बाणांचे दोन भाते घेऊन लक्ष्मणाने रथात आरोहण केले आणि त्याने सारथ्याला रथ हखण्याची प्रेरणा दिली तेव्हा राजा दशरथ म्हणू लागले अरे सुमंता थांब थांब परंतु नीघ नेह असे म्हणत श्रीरामाने सुमंताला रथ आखण्यास प्रेरणा दिली राम दूर निघून गेल्यावर महाराज दशरथ मूर्छेत होऊन धरणेवर पडले नंतर हे रामा थाम थाम असा आक्रोश करीत सर्व नगरवासी बाल, वृद्ध, श्रेष्ठ ब्राह्मण रथाचा मागोमाग चालले खूप वेळ रडून झाल्यावर राजा दशरथ आपल्या सेवकांना म्हणाले मला राममाता कौसल्याच्या महालाकडे न्या तेथे काही काळापर्यंत माझे हे जीवन दुःखातून टिकू शकेल या नर वियोगी फार का जीवन रहू शकना नहीं कौशल्य महाला प्रवेश करता राजा मूर्छीत हो पड़े नुष्कर वे शुद्धि आया नरते गप्पत पड़न इकड़े श्री रामचंद्र तमसा नदी का तीरा पोचले सुखाने राहले री वे को आहार न करता केवल पानी पेउन राम सीतेस ए खाली जोपी ग तेव्हा धर्मात्मा आणि धर्मज्ञ असा लक्ष्मण हाता धनुष्य घेऊन समंतासह रामाचे लक्ष रक्षण करीत राहिला सर्व नगरवासी लोकही तेथे आले आणि ते रामाच्याजवळ पा राहिले श्रीरामानं अयोध्यानगरीला परत परत तरी नेऊ नाहीतर आपणही त्यांच्याबरोबर वनात जाऊ असा त्यांचा निश्चय करताच रामाना अतिशय आश्चर्य वाटले काही झाले तरी मी अयोध्यानगरीत परत जाणार नाही तेव्हा हे लोक माझ्याबरोबर वनात येऊन क्लेशच भोगतील असा विचार करून राम सुमंताला म्हणाले हे सुमता तू रथ घेऊ नय आपण आता ताबडतोब निघूया श्रीरामांची अशी आज्ञा झाल्यावर सुमंताने सुद्धा रथाला घोडे जोडले मग राम आणि सीता लक्ष्मण हे सुद्धा चढ दिशे रथात चढले ते आणि तेथून झपाट्याने निघून गेले अयोध्येकडे तोंड करून काही अंतर गेले नंतर ते दूर वनात निघून गेले प्रात होताच नगरवासी लोक उठले पण त्यांना राम कुठेच न दिसल्याने ते सर्वजण फार दुःखी झाले रथाच्या धावेने आक्रमिलेला मार्ग पाहत पाहत ते नगरीत पोहोचले नंतर दररोज सीतेसह रामाचे ध्यान मनात करीत ते तेथेच राहू लागले इकडे सुमंताने सुद्धा आदरपूर्वक रथ वेगाने चालवला नंतर विस्तृत असा ग्रामीण भाग पाहत पाहत, पाहत सीतेसह श्रीराम शृंगवेर नगरापासून नगरा अगदी जवळच असणाऱ्या गंगा नदीच्या तीरावर पोहोचले गंगा नदी, नदी पाहून त्यांनी आनंदाने तिला नमस्कार केला आणि गंगेत स्नान केले नंतर रघुश्रेष्ठ राम शिस्वी वृक्ष वृक्षाच्या सावलीत बसले त्यावेळी लोकांच्या मुखातून रामांच्या आगमनाचा मंगल समाचार ऐकल्यावर निषाद राजगुह आनंदाने आपले स्वामी आणि मित्र असलेल्या श्री रघुनाथाला भेटण्यास भक्तीने युक्त होऊन फळे मध फुले इत्यादी घेऊन सत्वर त्याच्या पोहोचला नजरण्याची सामग्री पुढे ठेवून तो श्रीरामापुढे दंडवत जमिनीवर पडला तेव्हा गुहाला त्वरित उठवून श्री रघुनाथाने आलिंग दिले त्यानंतर श्रीरामाने त्याचे कुशल विचारले मग हात जोडून गुह म्हणाला हे लोक रामा आज मी धन्य झालो आज निषाद जातीतील माझा जन्म सफल झाला हे रघुश्रेष्ठा तुमच्या शरीराचा स्पर्श झाल्याने मला फार मोठा आनंद आलाय हे रघुवरा तुमच्या सेवकाचं हे निषाद राज्य तुमचेच आहे म्हणून हे रघुनाथा आता येथेच राहून तुम्ही आमचे पालन करा या आपण माझ्या नगरात जाऊ तुम्ही माझे घर पावन करा हे भगवन जी काही फळे मुळे इत्यादी मी तुमच्यासाठी गोळा केलीत ती तुम्ही घ्या हे सूर्यश्रेष्ठा मी तुमचा दास आहे तुम्ही माझ्यावर कृपा करा अतिशय प्रसन्न झालेले श्रीराम त्याला म्हणाले मित्रा प्रतिज्ञा पालन करण्यासाठी चौदा वर्षे मी कोणत्याही गावात अगर घरात प्रवेश करणार नाही तसेच दुसऱ्या कोणे दिलेली फ कोणतीही फळे आणि मुळे मी खाणार नाही तुझे संपूर्ण राज्य माझेच आहे कारण तू माझा अतिशय लाडका मित्र आहेस त्यानंतर वडाचा चीख मागून घेऊन लक्ष्मणाने आणि श्रीरामाने योग्य रीतीने जटाजूट बांधला सीतेबरोबर श्रीराम फक्त पाणी प्याले तितक्यात कुश पाने इत्यादींच्या सहाय्याने लक्ष्मणाने जमिनीवर शय्या तयार केली पूर्वी ज्याप्रमाणे अयोध्यानगरीतील प्रासादातील महालामध्ये जनकनंदिनीसह राम शृंगारलेल्या अशा पलंगावर झोपत होते त्याप्रमाणे त्या, त्या कुशय्येवर राम सीतेसह सुखाने पोहडले त्यानंतर जवळच धनुष्यधारी गुहाबरोबर बाण भाता आणि धनुष्य घेतलेला लक्ष्मण धनुष्य सज्ज ठेवून सर्वत्र पाहत पाहात श्रीरामचंद्रांचे रक्षण करू लागला इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अयोध्याकांडे पंचमसर्ग हा समाप्त